स्कंध तिसरा गुणांविषयीचे निरूपण नारद म्हणाला हे पण तरीही आपल्या मुखातून स्रवलेला मधुरस सेवन करून माझी तृप्ती झाली नाही म्हणून अंतःकरणामध्ये मला पराकाष्ट शांती प्राप्त होईल अशा रीतीने गुणांविषयी इतंभूत वर्णन आपण मला सांगावी व्यास म्हणाले ह्याप्रमाणे त्याने प्रार्थना केली असता रजो गुणांपासून उत्पन्न झालेला तो जगत करता त्याला सांगू लागला हे नारदा गुणांचे वर्णन मी तुला कथन करीतो केवळ ह्या गुणांचे त्यांचे मिश्र तत्व भासत असते ज्याप्रमाणे सर्व अलंकारांनी भूषित आणि हावभावानी युक्त अशी एखादी श्रेष्ठ स्त्री भरत्याला त्याच्या मनाप्रमाणे आनंद देत असते माता पित्रांना आणि बंधुवर्गाला ज्याप्रमाणे तीच आनंदित करीत असते आणि ज्याप्रमाणे सवतींना दुःख आणि मोह होण्यासही तीच कारणीभूत होत असते त्याचप्रमाणे स्त्रीत्व प्राप्त झालेल्या त्या सत्वगुणाच्या योगाने रजोगुण आणि तमोगुण ह्यांची वृत्तीही वेगवेगळ्या प्रकारची होते तसेच स्त्रीत्व प्राप्त झालेल्या रजोगुणाच्या योगाने सत्व गुण तमोगुण आणि रोजोगुण यांच्याही वृत्तीमध्ये अंतर पडते परस्पर संयोगामुळे सत्व प्रभूती गुण वेगवेगळ्या रीतीने भासू लागतात गुण परस्पर मिश्र न होता जर अलग रहात असते तर त्या गुणांची जी स्वरूपावस्था होते त्यातच ते कायम असतात आणि त्यामुळे त्यांच्या वेगवेगळ्या जाती दृष्टीस पडल्या नसत्या परंतु हे नारदा परस्परांचा संयोग होत असल्यामुळे गुणांमध्ये विपरीत प्रकार दृष्टीस पडत आहेत रूप लज्जा वचन माधुर्य आणि विनयुक्त यवनातील प्रकाराविषयी आणि धर्मशास्त्राचा परिचय असलेली स्त्री ज्याप्रमाणे भरत्याला आनंद देणारी होऊन सवतीला दुःख देणारी होते आणि पतीला मोह पाडणे हा तिचा स्वभाव असूनही ज्याप्रमाणे लोक तिला सत्वस्थ असे म्हणत असतात त्याप्रमाणे सत्वगुण इतरांच्या संयोगाने विकारयुक्त होऊ लागला असता त्याचे स्वरूपही वेगळेच भासू लागते दुःख प्राप्त होते त्याचप्रमाणे गुण मिश्र असल्यामुळे आपले स्वरूपही विपरीत भासवत असतात अथवा जसे आकाश दिवसा मोठ्या मोठ्या मेघाने आच्छादित विजेच्या गडगडाटाने युक्त आणि अंधकाराने व्याप्त होऊन भूमीवर वृष्टी होऊ लागली असता लोक त्या प्रकाराला अंधकारम दुर्दीन असे म्हणत असतात परंतु बीज वगैरे सामुग्री ज्यांच्या पासी सिद्ध आहे अशा शेतकऱ्यांना ते अतिशय दुर्दीनच सुखप्रद होत असतात आणि तेच दुर्दिन ज्यांची घरे आच्छा दिलेली नाहीत आणि ज्यांच्या घरातील गवत संपूर्ण भिजून गेले आहे अशा दुर्दैवी कुटुंब प्रमुखांना दुःख कारक होत असतात आणि ज्यांचे पती प्रवासाला गेलेले आहेत अशा स्त्रियांना मोह उत्पन्न करू लागतात याप्रमाणे स्वरूपावस्थेमध्ये असलेले सर्व गुण मिश्र असल्यामुळे विपरीत भासत असतात हे पुत्रा पुन्हा मी त्यांची लक्षणे कथन करतो ती तू श्रवण कर सत्वगुण सर्वदा निर्मल विशद, लघु आणि प्रकाशक असतो पादादी अवयव आणि नेत्रादी इंद्रिये ही जेव्हा हलकी आणि दोष रित असतात तेव्हा पुढे झालेल्या विषयाचे निर्मल अंतकरणाला आकलन होते तेव्हा शरीरामध्ये सत्वगुण उत्कट झाला आहे असे समजावे जांभया जाड्य आणि तंद्रा ही जेव्हा प्रकट होऊ लागतात तेव्हा चंचल रजोगुण उत्कट झाला आहे असे समजावे ज्या कोणाच्या देहामध्ये रजोगुण उत्कट होतो तो कलहाचे कारण शोजू लागतो खरोखरच जड आणि आच्छादन रूप असा जो तमो गुण तो जेव्हा उत्कट होतो तेव्हा अवयव आणि इंद्रिय सत्वर जड होऊन आच्छादित झाल्यासारखे होतात मन ज्ञानशून्य होते निद्रेची इच्छा सुद्धा मुळीच होत नाही हे नारदा याप्रमाणे गुणांची लक्षणे समजावीत नारद म्हणाला हे पितामह आपण तिन्ही गुणांची लक्षणे भिन्न भिन्न सांगितली ते एकत्र एक झाले असताना नेहमी टिकणारे कार्य कसे करतात परस्परांपासून भिन्न असलेले शत्रू एकत्र एक होऊन कधीही कार्य करीत नाहीत परंतु हे गुण परस्पर शत्रू असताना एकत्र युक्त होऊन कार्य हे मोठे आश्चर्य है तेवा हे आपन, मला कथन करा मी श्रवण कर हे पुत्रा मी कथन करतो, तू श्रवण कर गुणांच वृत्ति दीपा प्रमाण आहे, तेल वात ज्योति हि परस्पर विरुद्ध आन ही ज्यादा एकत्र दीपरूप होता तो वस्तुदर्शन रूप कार्य करो ता गुणा प्रकार है ज्याप्रमाणे अग्निशी आणि वातीशी विरुद्ध नसलेले तेल आणि या उभयतांशी विरुद्ध असलेला अग्नी ही परस्पर एकत्र झाली असता पदार्थ दाखवतात त्याचप्रमाणे परस्पर विरुद्ध गुण एकत्र होऊन कार्य करतात नारद म्हणाला हे सत्यवती पुत्र व्यासमुने याप्रमाणेच प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या गुणांची हकीकत आहे हे गुण विश्वाचे कारण आहेत असे मी पूर्वीही ऐकले आहे व्यास म्हणतात याप्रमाणे नारद मुनी गुणांची लक्षणे आणि कार्ये हे सर्व विभागशहा मला सविस्तर कथन केले जिने हे सर्व विश्व निर्माण केले त्याच परमशक्तीचे आराधन केले पाहिजे मोक्ष व्यतिरिक्त कार्य असल्यास तिच्या सगुण रूपाचे आराधन करावे आणि तद्भिन्न कार्य असल्यास म्हणजे मोक्षरूप असल्यास सर्वदा त्या निर्गुण शक्तीचे चिंतन करावे पुरुष पूर्ण निरीच्छ उत्कृष्ट आणि अविनाशी असून काही एक करीत नाही ही, ही महामाया स्थूल आणि सूक्ष्म विश्व उत्पन्न करीत असते ब्रह्मा विष्णू महेश्वर सूर्य चंद्र इंद्र अश्विनी कुमार अष्टवसुत कुबेर वरुण अग्नी वायू पूषा कार्तिकेय आणि विनायक हे सर्व शक्तीने संयुक्त झाले असताना आपापली कार्य करण्यास समर्थ होतात शक्तीचा संयोग झाल्याशिवाय ते कार्य करण्यास अशक्त इतकेच नव्हे तर चलनवलन करण्यासही समर्थन असतात हे जन्मे राजा ती परमेश्वराची जगताचे कारण आहे म्हणून हे प्रजाधिपते भूपाल तू तिचे आराधन आणि यजन कर मोठ्या भक्तीने तिचे यथाविधी पूजन कर जिला महालक्ष्मी महाकाली आणि महासरस्वती असे म्हणतात ती सर्वांची स्वामी असून सर्व शांत दयाळू सुखाने सेव्य सर्व मनोरथ परिपूर्ण करणारी आहे केवळ नामोच्चाराच्याच योगाने मनोरथ सफल करणारी आहे ब्रह्मा विष्णू आणि महेश या देवांनी आणि जितेंद्रिय आणि मुमुक्षा नाना प्रकारच्या तपस्व्यांनी पूर्वी तिचेच आराधन केले आहे प्रसंगाने चुकून तिच्या नावाचा जरी अस्पष्ट उच्चार झाला तरी वनामध्ये व्याघ्राधिकांना अवलोकन करून भयभीत झालेल्या पुरुषाने अनुस्वारित आय आई असा बीजांचा उच्चार केला तरी सुद्धा ती मनोरथ परिपूर्ण करते ह्याविषयी हे नृपश्रेष्ठा सत्यव्रताचेच उदाहरण आम्हा जितेंद्रिय मुनी प्रत्यक्ष ठाऊक आहे समाजामध्ये त्याचे उदाहरण कथन करीत असतात आणि सत्यव्रत नावाचा एक महामूर्ख आणि अक्षरशत्रु ब्राह्मण वराहमुखातून सहज अ असे बिंदुहीन अक्षर श्रवण करून आणि त्याप्रमाणे स्वतः उच्चारून ज्ञानवंतांमध्ये श्रेष्ठ झाला आणि उच्चार झाल्यामुळेच भगवती देवी संतुष्ट झाली आणि दयार्द्र होऊन त्या परमेश्वराने त्याला कविराज केले अध्याय नववा समाप्त